पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाजलेली भाषणे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील प्रकरण चौथे मीस भारताची घटना जाळीन दोन नऊ एकोणीशे त्रेपन्न रोजी विधिमंडळात झालेली भाषण जनता दिनांक पाच नऊ एकोणीसशे त्रेपन्न बहुमतवाल्या सरकार पक्षाने विनंती केल्यावरून मी घटना बनविली त्याला माझा नाईलाज होता लोकमतानुसार मला घटना बनवावी लागली भारताच्या राज्यघटनेत अस्पृश्यांच्या संरक्षणाचे खास अधिकार राज्यपालाला नसल्यामुळे त्यांचे योग्य संरक्षण झाले नाही आणि होऊ शकणार नाही म्हणूनच मी पहिल्याप्रथम ही राज्यघटना जाळून टाकेन आंध्र प्रांतात रेडी जमात बहुसंख्याक असून सर्व मोठमोठे जमीनदार आहे त्यांच्या खालोखाल जमिनीची मालकी कामा आणि काकू लोकांकडे आहे पण खालच्या तळाला शेतीविना शेतावर मजुरी करणारा रंजलेला व गांजलेला पद दलित समाज आहे आंध्र प्रांत निर्मिती बिल घेऊन पुढे सरसावलेल्या गृहस्थांनी अल्पसंख्याक नागरिकांचे बहुमतवाल्यांकडून होणाऱ्या अन्यायापासून संरक्षण करण्याबाबतचे कर्तव्य पार पाडल दिसत नाही त्यांची हे बिल कल्पनाशून्य व अविचारी असेच दिसत त्यात पददलित जनतेच्या भविष्याबाबत व संरक्षणाबाबत काहीच केल नाही भाषावर प्रांत निर्माण करण्याआधी अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी दोन गोष्टींची दखल घ्याव्यास पाहिजे होती पहिली अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी राज्यपालांना खास अधिकार देणे आणि बहुभाषिक राज्यात कायद्याने नियुक्त मंडळे स्थापन करून त्यावर अल्पभाषिकांच्या प्रतिनिधींना प्रतिनिधित्व देऊन त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध मंत्रिमंडळाकडे किंवा राज्यपालाकडे दाद मागण्याचा हक्क होय स्वित्झर्लंड राष्ट्र देखील बहुभाषिक राज्य होते पण तेथे अल्पभाषिकांचा प्रश्न उपस्थित झाला नाही कारण भाषिकांचा प्रश्न त्या राष्ट्रात जातीवादाने बरबटलेला नव्हता पण भारतात या फुटी जातीवादालाच भाषिकांचा प्रश्न म्हणून दुसऱ्या नावाने ओळखतात भारतातील सत्तावीस राज्यांपैकी तेवीस राज्ये आधीच भाषावर तत्वावर आधारलेली आहेत यापूर्वीच्या भाषिक प्रांताने भारताच्या एजन्सीपणात कधीही बाधा आली नाही इंग्लंडमध्ये आजही स्कॉटलंडकरता स्वतंत्र सेक्रेटरी आह वेल्स व मॉनमाऊशायर या भागांची हीच संबंध बघणारी खास नियुक्त मंडळी बनविली आहे तद्वतच कॅनडात गव्हर्नर जनरलला फ्रेंच भाषा बोलणाऱ्या अल्पसंख्याक कॅथोलिक जमातीच्या संरक्षणासाठी खास अधिकार ते कसे? असे असताना भारतीय घटनेत मात्र अल्पसंख्याकांना समतोल संरक्षणाची तरतूद केलेली नाही ही, ही अत्यंत खिदाची गोष्ट आह भाषावळ प्रांतरचनेमुळ दक्षात जातीयवादाचे अवडंबर माजल भाषावळ प्रांतरचनेच्या तत्वाचा पुरस्कार या सरकारने गिली वीस वर्ष कला आणि त्याच पक्षाला आता भाषावर प्रांतरचना करताना काप्रे का भरावे याचे मला आश्चर्यच वाटते पण एकोणीशे एकोणपन्नास पासून या सरकारने चालविलेल्या धरसुडीचे धोरणच याला कारणीभूत आहे असे माझे ठाम मत आहे एका अधिकाऱ्याने आंध्र प्रांत निर्मितीसाठी स्वतःचे बलिदान करीपर्यंत सरकारने त्याकडे दुर्लक्ष करावे हीच मोठी खेदाची गोष्ट होय सरकारवर कठोर होण्यापलीकडे मला दुसरा पर्याय मार्गच नाही पण माझी खात्री आहे की जर अन्य देशात सरकारने प्रतिपादलेली तत्व अंमलात आणण्यासाठी एखाद्या व्यक्तीला जीव द्यायला लागला असता तर कदाचित त्या सरकारला तेथील जनतेने आपल्यास अधिकारात मूठ माती दिली असती असे मला वाटते भारतात काहीच घडले नाही सरकारने शक्य त्या उपाययोजनांचा उपयोग करून आजचे बहुभाषिक प्रांत जशाच्या तसे कायम ठेवावे ज्यावेळी भाषिक प्रांताशिवाय काही चालणार नाही अशाच वेळी भाषिक प्रांत सरकारने करावे